प्रकरण विसाव्य विसाव्या प्रकरणाचा विषय आहे आत्मरूप स्थितीत सर्व बंध संपुष्टात येतात प्रकरण विसाव सूत्र पहिले जनकौ वाच क्व भूतानी क्व देहो वा क्वेंद्रियानी क्व वा मन क्व शून्यम निरंजने जनक म्हणतात माझ्या निर्दोष स्वरूपात पंचमहाभूते कुठे आहेत देह कुठे आहे इंद्रिये कुठे आहेत आणि मन तरी कुठे आहे शून्य कोठे आहे आणि नैराश्य तरी कोठे आहे आपल्या जीवनमुक्तीच्या अवस्थेचे वर्णन करताना राजा जनक म्हणतात की मी आत्मरूपात स्थिर झाल्यामुळे सर्व भूतांच्या म्हणजेच पंचमहाभूतांच्या विकारातून मुक्त झालो आहे माझे हे आत्मस्वरूप निरंजन म्हणजे निर्दोष आहे शुद्ध आहे यामध्ये विरुद्ध तत्व एकही नाही सर्व संयुक्त व एकच आहे भिन्नता अशी कुठेच दिसून येत नाही अज्ञानाच्या स्थितीत माझ्या मनाच्या कॅमेऱ्याच्या प्लेटवर सर्व आकारांची संस्कारांची चित्रे उमटत होती परंतु आता हा आत्मा केवळ आरशाप्रमाणे आहे यावर चित्र उमटतच नाही हा केवळ साक्षी आहे द्रष्टा आहे याच्यात विकार निर्माण होत नाही धारणा तयार होत नाही विचार निर्माण होत नाही हा सदैव अलिप्त असतो मी मन नसून आत्मा आहे म्हणून माझ्यात ही पंचमहाभूत देह इंद्रिये मन वगैरे काहीही नाही यात शून्य सुद्धा नाही व नरश्य सुद्धा नाही हीच आत्म्याची महानता आहे क्व निर्विषयम मन क्व तृप्ती क्वितृष्णत्व गतद्वंद्वस मे सदा सदैव द्वंद्व असल्याने मला कुठले शास्त्र आणि कुठले आत्मविज्ञान कोणते रहित मन कुठे तृप्ती व कुठे तृष्णेचा अभाव आहे जेथे द्वैत आहे तेथे मन आहे चैतन्य स्वरूप आत्म्यात कोणतेही द्वैत नाही तेथे स्त्री पुरुष असा भेद नाही जड चैतन्य प्रकृती पुरुष सगुण निर्गुण ज्ञान विज्ञान तृष्णा तृप्ती वगैरे सर्व भेद नाहीसे होऊन एकच एक तत्व उरते दोन असतील तेथे भेद जाणवतो म्हणून राजा जनक म्हणतात की आत्मज्ञान प्राप्तीमुळे मी द्वंद्व रहित झालो आहे आता मला कोणत्याही शास्त्राची आवश्यकता नाही शास्त्रे वाचून आत्मा कसा आहे हे जाणण्याची गरजच नाही आत्मविज्ञानाची सुद्धा आवश्यकता नाही कारण अभ्यास करून जे जाणता येते ते सर्व बौद्धिक असते मी तर स्वतः आत्मा आहे आता मला शास्त्र किंवा विज्ञान वाचून काय करायचे मी विषयरहित मनाचा सुद्धा विचार करत नाही सर्वप्रथम अष्टावक्रांनी सांगितले होते की विषयांना विषाप्रमाणे सोडून दे त्याग कर पण विषयांचा त्याग केल्यावर विषयरहित मनाची कल्पना सुद्धा उरली नाही अशा स्थितीत तृप्ती सुद्धा नाही कारण तृप्तीचा अनुभव अतृप्त माणसाला येतो तृष्णेचा अभाव आहे असा विचार सुद्धा आता येत नाही अशा स्थितीत आता मी जगतोय अध्याय विसावा सूत्र तिसरे क्व विद्या क्वच वाद्या क्वेदम व बंध क्वच वा स्वरूपिता स्वरूप असणार याचे कोणते रूप आहे विद्या कोणती व अविद्या कोणती कुठे मी आहे आणि कुठे इथे आहे कुठे माझे आहे कुठे बंधन आहे किंवा कुठे मोक्ष आहे आत्मज्ञानी माणसाची स्थिती अवर्णनीय असते तिचे अचूक वर्णन करून सांगणे अतिशय अवघड असते जनक त्याच स्थितीचे वर्णन करतात की आत्माच निज स्वरूप आहे अन्य सर्व रूपे हे कृत्रिम आहेत केवळ भ्रमामुळे ती सत्य भासात परंतु वास्तवात ते फक्त माया आहेत हा मायेचा पडदा दूर झाल्यावरच स्वतःचे आत्मस्वरूपाचा बोध होतो परंतु त्याचे काही रूप नाही आत्म्याचे असे कोणतेच रूप नाही की ज्याचे वर्णन करता येईल ज्याला पाहता येईल आत्म्यात विद्या किंवा अविद्या म्हणजे जगसुद्धा नाही कारण विद्या व अविद्या हे सुद्धा भ्रम आहेत दोन्ही माय आहेत आत्म्यासाठी मी व इथे असा भेद सुद्धा अस्तित्वात नाही कारण अहंकारामुळेच मीची जाणीव होते व मी असल्यावरच हे असल्याचा आत्मा एकच आहे त्यात सुद्धा कोणीच नाही म्हणून हा भेदसुद्धा शिल्लक राहत नाही जिथे मी नाही तिथे माझे असे काहीच नाही आत्म्याचे कोणतेच बंधन नाही म्हणून मोक्षसुद्धा नाही बंधन नाही कारण बंधने केवळ अज्ञानामुळे असतात जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत बंधन असते आत्मा स्वयं ज्ञानी आहे त्याचे कोणतेच बंधन नाही मग त्याचा कोणताच मोक्षही नाही तो तर नित्य आहे बंधन आणि मोक्ष दोघांचे कारण अहंकार आहे अहंकारविरहित माणूस दोन्ही बाबीतून मुक्त आहे प्रकरण विसावे सूत्र चौथे क्व प्रार कर्माणमुक्तीरपी क्व वा क्व तद्ल निर्विदा सदैव निर्विशेष असल्याने मला प्रारब्ध कर्म कशाचे किंवा जीवनमुक्ती तरी कुठली आणि कुठे विदेय ही कैवल्याची अवस्था आहे शास्त्रे सांगतात की आत्मज्ञान झाल्यावर संचित कर्मे नष्ट होतात व क्रियमण कर्मांची फले सुद्धा भोगावी लागत नाहीत कारण करते पण न उरल्यामुळे भोगते पण सुद्धा उरत नाही पण प्रारब्ध कर्मी मात्र भोगावी लागतात त्यांच्या भोगाशिवाय विदेह मुक्ती नाही परंतु राजा जनक यापेक्षाही खूप पुढची सर्व शास्त्रांच्या मान्यतेपेक्षा वेगळी गोष्ट सांगतात ते सांगतात की मी आत्मा असल्याने निर्विशेष आहे कारण आत्मा अद्वैत असल्याने सर्व विशेषत्वापासून मुक्त आहे जर कोणी सामान्य असेल तरच दुसरा विशेष असतो आत्म्या द्वैत नाही त्यामुळे सामान्य मी विशेष असेही त्याच्यात काही नाही हा भेदवतो पण ते केवळ अज्ञान आहे म्हणून आत्म्याचे प्रारब्ध कर्मसुद्धा नसल्याने त्याची जीवन मुक्ती सुद्धा नाही भोगण्यासाठी जर प्रारब्ध कर्मचा अर्थ भोगणारा अहंकार शिल्लक आहे अन्यथा भोगणार कोण आत्मज्ञानी अहंकार रित शुद्ध चैतन्य मात्र आहे तो करता नाही व भोगता नाही मग प्रारब्ध कर्माचे अस्तित्वच कुठे शिल्लक राहते भोगण्यासाठी लागणारा अहंकारच शिल्लक राहिला नाही कारण आत्मा कशाचाही भोग करत नाही म्हणून प्रारब्ध कर्मसुद्धा व्यर्थ व निरर्थक होऊन नष्ट होतात म्हणून जीवनमुक्तीचाही प्रश्न उरत नाही व जेव्हा जीवनमुक्ती नाही तेव्हा विदेय कैवल्य सुद्धा नाही विदेहमुक्ती सुद्धा तेव्हाच असते जेव्हा जीवनमुक्ती असते जीवनमुक्ती नाही तर विदेहमुक्ती सुद्धा असू शकणार नाही जर आत्मज्ञानी माणसाजवळ अहंकार शिल्लक असेल तरच जीवनमुक्ती व विदेह मुक्तीचा प्रश्न निर्माण होतो जनकाने त्याचा सुद्धा त्याग केला आहे म्हणून ते या सर्व गोष्टींना ओलांडून केवळ आत्म्यातच स्थित आहेत ही एक सर्वश्रेष्ठ स्थिती आहे कोणतेही शास्त्र राजा जनकाप्रमाणे ही गोष्ट निर्भयपणे सांगू शकलेली नाही अशा निर्भय अभिव्यक्तीची क्षमता अन्य कोणत्या ज्ञानी माणसाजवळ नाही व कोणत्याही शास्त्रात नाही म्हणून अष्टावक्र गीता अध्यात्मातला एक असा शीर्षस्थ व सर्वोच्च ग्रंथ आहे की ज्याची दुसऱ्या ग्रंथाबरोबर तुलनाच होत नाही प्रकरण विसाव पाचवेता क्वच वापुरण क्व वा क्व परोक्षम फलम व क्व निस्वभाव्य मे सदा नेहमी स्वभाव असल्याने मला करते पण कुठले आणि भोगते पण तरी कुठले निष्क्रियता तरी कुठे आहे किंवा स्फुरण तरी कुठे आहे कोणते अपरोक्ष ज्ञान आहे किंवा कोणते फळ आहे अज्ञानी माणूस मनाच्या व अहंकाराच्या प्रेरणेने जगतो चित्तवृत्तीच्या स्फुरणामुळे स्वभाव तयार होतो व अहंकारामुळेच अज्ञानी स्वतःला करता मानू लागतो स्वतःला करता मानण्यामुळेच तो कर्मफलाचा भोगता होतो मनुष्य सक्रिय सुद्धा तेव्हाच होतो जेव्हा त्याला फळाची आशा असते जर मनुष्य आत्मज्ञानी नाही व त्याला फळाची आकांक्षा सुद्धा नाही तर मग तो निष्क्रिय किंवा अळशी होऊन जाईल परंतु ज्ञानी माणसाचा स्वभाव यापेक्षा वेगळा असतो तो, तो मन व अहंकार यापासून मुक्त होऊन केवळ साक्षी भावाने जगत असतो म्हणून त्याच्यात करतेपण सुद्धा नसते की हे मी करतोय करते नसल्यामुळे स्वाभाविकच त्याला भोगते सुद्धा नसते तो कर्माचा त्याग करून सुद्धा आळशी होत नाही किंवा निष्क्रिय होत नाही व त्याच्या चित्तात कशाचेही स्फुरण होत नाही कारण वासनच नाही कर्तव्य कर्माबाबत तो जास्त लक्ष पण देत नाही की हे काम करायचे आहे त्यामुळे एवढा लाभ होईल न केल्यास एवढे नुकसान होईल वगैरे मी पण राहिल्यामुळे प्रत्यक्ष कर्म होतात व त्याचेच फळ मिळते ज्ञानी या दोन्ही बाबींच्या पासून मुक्त असतो प्रकरण विसावे सूत्र सातवे क्व सृष्टी क्वच संहार क्व साध्यम क्वच साधनम क्व साधकिरूपे मी अद्वै स्वरूप असल्याने मला सृष्टी कसली व सृष्टीचा विलय कसला कोणते साध्य आणि कोणते साधन साधक कोण आणि सिद्धी तरी कसली सृष्टीवतीचा विलय म्हणजेच प्रलय या संबंधाने विविध धर्म अनेक स्वरूपाचे विचार मानतात काही सांगतात कि ही सृष्टी अनादी आहे हिला कुणीही तयार केलेली नाही व कधीही नाश होणार नाही काही सांगतात की परमेश्वराने सहा दिवसात सृष्टी तयार केली तोच हिचे संचलन करत आहे तोच हिचा नाश घडवून आणेल काही म्हणतात ही, का ही, ही सृष्टी परमेश्वराची अभिव्यक्ती आहे एकच ब्रह्म वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट झाले आहे विस्तारित होणे पसरणे हाच त्याचा गुणधर्म आहे सृष्टीची निर्मिती संकल्पपूर्वक झाली आहे एका सीमेपर्यंत हिचा विस्तार होईल त्यानंतर ती पुन्हा आकुंचन पावेल व तिच्या मूळच्या ब्रह्म स्वरूपात विलीन होईल तो प्रलय काळ असेल विज्ञान सुद्धा पदार्थ व ऊर्जा हे वेगळे नाहीत असेच मानते पदार्थ हे ऊर्जेचे दृश्य स्वरूप आहे व ऊर्जा पदार्था हो पदार्था ही पदार्थाचे अदृश्य रूप आहे दोन्ही एकमेकात रूपांतरित होऊ शकतात पदार्थ कधीही नष्ट होत नाही त्याचे ऊर्जेच रुपांतर होते व ऊर्जा पुन्हा पदार्थाचे रूप धारण करू शकते भारतीय अध्यात्माचा दृष्टिकोन पूर्णतया शास्त्रीय व वैज्ञानिक आहे कुंभाराप्रमाणे कुठेतरी बसून परमेश्वराने आकाशात सहा दिवसात पृथ्वी तयार केली असे भारतीय अध्यात्म सांगत नाही किंवा परमेश्वराच्या हुकमानुसार चालली आहे व जेव्हा मर्जी लागेल तेव्हा परमेश्वर या सृष्टीचा नाश करेल असेही भारतीय अध्यात्मशास्त्र सांगत नाही अशा समजुती बालिश व अशास्त्रीय तसेच मूर्खपणाच्या आहेत अशी धारणा आहे कि ज्या अर्थी सृष्टी आहे त्या अर्थी तिला बनवणारा कुणीतरी असला पाहिजे ही केवळ बुद्धीने काढलेले अनुमान आहे बनवला नाही तर एक माठ किंवा घट सुद्धा बनत नाही मग सृष्टी कशी काय तयार होईल अशी ही अज्ञानी माणसाची समजूत आहे अद्वैतवादी म्हणतात की परमात्मा कुणी एक व्यक्ती नाही की जो एके ठिकाणी बसून सृष्टीची निर्मिती करीत असतो व नंतर संचालन करतो आणि तोच संहारही करतो भारतीय अद्वैतवादी म्हणतात की परमात्मा एक विराट चैतन्यशील ऊर्जा आहे त्याला मर्यादा नाही त्याला परिभाषेत व्याख्यात सुद्धा बंदिस्त करता येत नाही हीच एक विराट ऊर्जा चैतन्य शक्ती विविध स्वरूपात प्रकट झाली आहे सर्व वस्तू रूपे तिचीच आहेत व तीच एकमेव शाश्वत सत्य आहे ती मूर्तीत आहे सर्व प्राण्यात आहे वनस्पतीत आहे दगडात आहे सर्वच जे जे आहे ते, ते ही ऊर्जाच आहे ऊर्जाच घनीभूत होऊन दगडाचे स्वरूपात दिसते म्हणून परमात्मा व त्याची कृती हे दोन नाहीत ते एकमेकांपासून भिन्न नाहीत सृष्टी व स्रष्टा दोन नसून एकच आहेत अद्वैताची अशी विलोभनीय वैचारिकता दुसऱ्या कोणत्या धर्मात नाही ही धारणा पूर्णतया वैज्ञानिक आहे सूफी तंत्रपंथी थिओसॉफीस लाहोत् हे सर्व याच धारणेचे समर्थन करतात शिवाय जर परमेश्वर अस्तित्वात असेल तर त्याची प्राप्ति सुद्धा होऊ शकते पण तो वादविवाद तर्क प्रमाण व विज्ञानामुळे प्राप्त होऊ शकणार नाही विज्ञानाच्या प्रयोगशाळेत बसून तो प्राप्त होणार नाही त्याच्या प्राप्तीचा रस्ता आहे ध्यान आणि प्रेम राजा जनक सद्गुरूंच्या कृपेमुळे केवळ बोधामुळे या अदृश्य अद्वय स्वरूपापर्यंत जाऊन पोचले ते म्हणतात की जेव्हा संपूर्ण सृष्टी आत्म्याचाच विस्तार आहे व आत्मा हेच मूलतत्व आहे तोच एक शाश्वत सत्य अस्तित्व आहे मग त्याच्यापेक्षा वेगळी अशी कोणती सृष्टी नाही व कोणताही प्रलयही नाही कारण अस्तित्व कधीच नष्ट होत नाही व ऊर्जा अविनाशी असून ती कधीच विनाश पावत नाही ज्यांनी आत्मा प्राप्त केला त्याच्यासाठी साध्य साधन साधक आणि सिद्धी या सर्व बाबी व्यर्थ आहेत या तर केवळ अज्ञानी माणसांच्या करता असतात प्रकरण विसावे सूत्र आठवे क्व प्रमाता प्रमाण वा क्व प्रमेयम क्वच प्रभा क्व किंचित क्व न वा सर्व सदैव विमल स्वरूप असे असल्याने प्रमाता कोणती प्रमाण कोणते प्रमेय कोणते आणि प्रमा म्हणजे बोध तरी कोणता कोणते किंचन आणि कोणते अकिंचन राजा जनक आपल्या आत्मस्थितीचे वर्णन करताना सांगतात की मी आत्म्याला जाणलेले नाही व प्राप्तही केलेले नाही कारण मी त्याच्यापेक्षा भिन्न नाही मी स्वतःच आत्मा आहे अज्ञानामुळे मी स्वतःला शरीर मन इंद्रिये वगैरे समजत होतो व आत्म्याला माझ्यापेक्षा वेगळा समजत होतो जर आत्मा माझ्यापेक्षा वेगळा असता तर मी तो प्राप्त करू शकलो असतो किंवा मला त्याचा बोध होऊ शकला असता व तो मी प्रमाण देऊन सिद्ध केला असता हे ज्ञान किंवा बोध काय आहे कसे आहे त्याची अनुभूती कशी होते याचे वर्णन करावे लागले असते परंतु मी प्रमाता नाही कारण बोध माझ्यापेक्षा वेगळा नाही मी प्रमाण बोध सुद्धा नाही कारण मी स्वतःच तो आत्मा आहे जो बोध स्वरूप आहे म्हणून प्रमाणाची आवश्यकता नाही प्रत्यक्षाला प्रमाण कशाला पाहिजे सत्य तर साक्षात असते प्रत्यक्ष आहे मग प्रमाणांची काय आवश्यकता आत्मा प्रमेय म्हणजे प्रमाण योग्य सुद्धा नाही माझ्यात अकिंचन म्हणजे दरिद्रता किंवा किंचन म्हणजे भावसंपन्नता सुद्धा नाही कारण आत्मा असल्यामुळे सर्व काही आहे व निर्मळ विशुद्ध स्वरूपात आहे क्व निर्बोध क्व मूढता क्व हर्ष क्व विषादो वा सर्वदा निष्क्रिय सदैव क्रियाशून्य असल्याने मला कुठली एकाग्रता कोणते ज्ञान मूढचा कुठली हर्ष कशाचा आणि विषादही कशाचा सर्व विक्षेप चित्तामुळे निर्माण होतात त्यांचा जन्म चित्तवृत्तीमुळे होतो या विक्षेपांना दूर करण्यासाठी एकाग्रतेची साधना करावी लागते परंतु आत्मज्ञानीचे सर्व विक्षेप शांत झालेले असतात तो केवळ आत्मरूपात स्थित असतो तो, तो क्रियरहित होतो कारण आत्मा कोणतीही क्रिया करत नाही माझ्यात कोणताच विक्षेप म्हणजे शंका कुशंका वासना अहंकार वगैरे नाही म्हणून मला एकाग्रता करण्याचीही आवश्यकता नाही आत्मा असल्यामुळे माझ्यात अज्ञान नाही मूढता नाही हर्ष नाही व विषादही नाही आत्मा तर ह्यापेक्षा वेगळी अशी चैतन्य शक्ती रूपी ऊर्जा आहे मी तेच आहे तीच ऊर्जा आहे प्रकरण विसावे सूत्र दहाव्हे क्वचैव व्यवहार वा क्वच परमार्थता क्व सुखम क्वच व दुःखम निर्विमर शस्य मे सदा सदैव निर्विकार असल्याने मला कुठला व्यवहार कुठली परमार्थता सुख तरी कुठले आणि दुःख तरी कुठले राजा जनक म्हणतात की मी आत्मा आहे म्हणून मी सदैव निर्विकार आहे व त्यामुळे हे व्यवहार व परमार्थ माझ्यासाठी नाही हे तर मनाचे गुणधर्म आहेत सुख दुःख सुद्धा मनाचे धर्म आहेत आत्मा तर सुख दुःखाच्या पलीकडे आहे व मी आत्मा असल्याने या सर्वांच्या पासून दूर आहे प्रकरण संसार क्व प्रीतिर विरति क्व वा क्व जीव क्वच तद् सर्वदा विमल मी सदैव विमल स्वरूप असल्यामुळे माझ्यासाठी कोणती माया आणि कोणता संसार प्रीती कुठे आहे आणि विरती तरी कुठे आहे कुठे जीव आहे व कुठे ब्रह्म आहे आत्मज्ञानाच्या अंतिम श्रेणीत सर्व भिन्नता भेद गळून पडतात केवळ एक चैतन्य तेवढे राहते ही माया आहे हे ब्रह्म आहे हा आत्मा आहे हा संसार आहे प्रीती व विरती जीव व ब्रह्म अशी द्वैती जाणीव नष्ट होते ज्याला त्या सत्यस्वरूपी आत्म्याचे ज्ञान नाही तोच या सर्वात भेद आहे असे मानतो आत्मज्ञानानंतर सर्व अभेदच जाणवतो व कळते कि हे सर्व फक्त ब्रह्म आहे एक एकच आहे सारा विस्तार त्याचाच आहे भिन्नता हा भ्रम आहे ह्या भ्रमाचा निराश करणे हेच ज्ञान आहे व तेच सत्य आहे प्रकरण विसावे सूत्र बारावे क्व प्रवृत्तीरनिरवृत्तीर् क्वमुक्ती क्व चंधन कुटस्थ निर्विभाग मदैव कुटस्थ म्हणजे अखंड रूप आणि स्वस्थ असल्याने मला निवृत्ती कुठे आहे मुक्ती कुठे आहे आणि बंधन तरी कुठे आहे आत्मा सदैव कुटस्थ आहे कुटस्थ म्हणजे स्थिर आहे तो अखंड आहे त्याची विभागणी करता येत नाही तो अद्वय आहे त्याच्याशी एक होणे हेच सर्वोच्च स्वास्थ्य आहे म्हणून ज्ञानीच स्वस्थ असतो व बाकीचे सर्व रुग्ण असतात अशा व्यक्तीत प्रवृत्ती नसते व निवृत्ती नसते त्याच्यासाठी मुक्ती नसते कारण आत्म्याचे बंधन नसते बंधने केवळ वा वासना व वा अहंकारामुळे निर्माण होतात त्यांच्या मुळाशी अज्ञा नसते अहंकारामुळे करतेपण असते त्यातूनच बंधने निर्माण होतात त्यातूनच पाप पुण्य निर्माण होते करतेपणातूनच भोगतेपणाचा जन्म होतो ज्या धर्माने आत्मा जाणलेला नाही तेच त्यात भेद आणि भिन्नता मानतात परंतु सर्व अस्तित्व अखंड संयुक्त व एकच आहे भेद भिन्नता केवळ अज्ञानी व अहंकारी व्यक्ती करतात कारण अहंकारामुळेच त्यांना तृप्तीचा आनंद मिळतो लोक धर्माच्या नावावर अहंकाराचेच पोषण करतात श्रेष्ठ व सर्वोच्च धर्म त्या सर्व बाबींपेक्षा उच्च अशा एका अस्तित्वाबद्दल चर्चा करतो हे अस्तित्व अखंड आहे अद्वय आहे निर्मल आहे व निर्विकार आहे शांत आहे केवल चैतन्य आहे प्रकरण विसावे सूत्र तेरावे क्व उपदेश क्व वा शास्त्रस्थ पुरुषार्थो वाधिरहित शिवस्वरूप म्हणजेच कल्याण स्वरूप असल्यामुळे माझ्यासाठी उपदेश कोणता किंवा शास्त्र कोणते शिष्य कोणते व गुरु तरी कोणता आणि पुरुषार्थ तरी कोठे आहे आत्मज्ञानी नसलेली व्यक्तीच उपाधीनी युक्त असते आत्म्याची कोणतीच उपाधी नाही तो एक आहे की दोन जड आहे की चैतन्य प्रकृती आहे की पुरुष सृष्टी आहे की परमात्मा हे सांगणे सुद्धा कठीण आहे कारण सर्व काही तोच आहे आणि तो तसे काहीच नाही तो दिसतही नाही पण तरीही आहे तो क्रियरहित आहे पण सर्व काही त्याच्यामुळेच होत आहे त्याच्याशिवाय झाडाचे एक पान सुद्धा हलू शकत नाही तो शिवस्वरूप आहे कल्याणकारी आहे जनक म्हणतात की मी हे आत्मस्वरूप प्राप्त केले आहे त्यामुळे आता माझ्यासाठी कोणताच उपदेश आवश्यक नाही उपदेश तर अज्ञानी माणसाला केला जातो शास्त्र सुद्धा अज्ञानी माणसांच्या करता आहे ज्ञानी तर स्वतःच शास्त्र आहे त्याची वाणी हेच शास्त्र आहे व ती आहे पुस्तकावर आधारलेले शास्त्र तर मृत आहे ज्ञानी स्वतः गुरु आहे त्याने गुरुत्व प्राप्त केलेली आहे तो, के तो शिष्य सुद्धा नाही व त्याला आता गुरुचीही आवश्यकता नाही आता त्याला कोणताही पुरुषार्थ करण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण आत्मज्ञान हाच परमश्रेष्ठ पुरुषार्थ आहे व ते तर त्याला प्राप्त झालेलीच आहे त्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर बाकीच्या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात नदी पार केल्यावर जशी नावेची उपयुक्तता नसते तसेच हेही आहे कबीरांनी म्हटले आहे दुल्हा गये, फिकी पडी बारातीचे महत्व पती पत्नीच्या मिलनापर्यंतच असते त्यांचे मिलन झाल्यावर सर्वातीला निरोप द्यावा लागतो नाहीतर त्यांचा अडथळा होऊन बसतो प्रकरण विसाव सूत्र चौदावे क्वचास्ती क्वच व अनास्तिक्वास्ती चेकम क्वचव बहु ना कि मुक्ते न तिष्ठते तिषते कुठे आहे व कूठे नहीं कि एक आहे व कौन है प्रयोजन। इस होत नहीं। सर्व शांत है तरंग निर्माण होवटी समारोप करता जनक मनता है मैया है ब्रम्ह है जीव है, है असे सर्व अज्ञा मनसे संग तो काय आहे हेच जाणतो परंतु तो जे जे आहे म्हणून सांगतो ते काहीच नाही सृष्टी जीव हे तर माया आहेत ब्रेक नाही तोच काय आहे व काय नाही याच्या भ्रमात जगतो ज्याने जाणले तो तर आत्मरूप होऊन जातो त्याच्यासाठी जा काय आहे व काय नाही याबद्दलच्या अज्ञानातून निर्माण झालेला भ्रम नष्ट झालेला असतो तो असे सुद्धा म्हणत नाही की ईश्वर आहे जीव त्यापेक्षा भिन्न आहे किंवा सर्व आत्मा ईश्वर रूपच आहे ईश्वर अनेक आहेत कारण आत्मा अनेक का आहेत तो तर ईश्वर व सैतान अशा दोन भिन्न शक्ती असल्याचे मानत नाही हे सर्व विचार आहेत व ते मनामुळे जन्म घेतात आत्मज्ञानीच्या मनात विचारांचे तरंग निर्माणच होत नाहीत सर्व काही शांत झालेले असते सांगणारा सुद्धा वाचत नाही कोण विवेचन करणार असा ज्ञानी त्या एक सर्वोच्च तत्वात एकरूप होऊन स्थित असतो हीच ज्ञानाची अंतिम अवस्था आहे हीच अंतिम सिद्धी आहे हरिओम तत्स हरिओ तत्स हरिओ तत्स